वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग छप्पन्नावा मग तो शिंछपा वृक्षाखाली बसलेल्या जानकीला नमस्कार करून म्हणाला तू सुरक्षित आहेस याची मला याचा मला किती आनंद वाटतो राक्षसांना मारून आणि आपले नाव घोषित करून तसेच आपले श्रेष्ठ बल दाखवून आणि वैदेहीला धीर देऊन नगरीला घाबरून सोडून आणि रावणाची फसगत करून घोर बला निदर्शन करून आणि वैदेहीला वंदन करून पुन्हा सागराच्या मध्यातून परत जाण्याचे त्याने स्वामींच्या दर्शनाकरता उत्सुक झालेला तो शत्रुमर्दन वानरवीर मग अरिष्ट नावाच्या श्रेष्ठ पर्वतावर चढला त्यावर तुंग पद्मक यांच्या झाडांनी भरलेल्या दाट निळ्या राया होत्या त्याच्या शिखरांच्या मधल्या भागात ढग लोंबत होते ते जणू त्या पर्वताने उत्तरीय अंगावर घेतले होते सूर्याच्या शुभकिरणाने तो जणू प्रेमाने दागा केला जात असावा आणि उडत्या धातुरूपी डोळ्यांची तो उघडझाप करीत असावा खालच्या स्वरात सगळीकडे निघणारा प्रवाहांचा ध्वनी म्हणजे जणू त्याचे अध्ययन चाले असावे नाना झऱ्यांच्या आवाजाने त्याचे गायन स्पष्टपणे ऐकू येत होते उंचावलेल्या देवदारूमुळे तो हात वर करून उभा राहिल्यासारखा दिसत होता वरून पडणाऱ्या धबधब्यांच्या घोषाने तो जणू आक्रोश करीत होता आणि काळ्या सावल्या थरथरणाऱ्या बोरूवनाच्या रूपाने तो थरथर कापत होता वाऱ्याने वेळूंच्या बनातून निघणाऱ्या स्वराने तो पूजन करीत होता मोठ्या मोठ्या घोर सर्पांच्या फुतकारांच्या रूपाने तो जणू निश्वास टाकत होता धुके दाटल्याने झाकलेल्या गृहांच्या गुहांच्या रूपाने गुहान्� तो जणू ध्यान धरून बसला होता जणू मेघांचे पाय असल्यासारख्या पायथ्याच्या टेकड्याने तो सगळीकडे चालत चालला होता ढगांच्या माळा घातलेल्या शिखराने तो जणू आकाशात वाडू पाहत होता अनेक प्रकारे विखोलेल्या सुळक्याने आणि पुष्कळ दळ्याखोऱ्याने तो शोभत होता साल ताल कर्ण वेळू अशा पुष्कळ वृक्षाने दाटलेला आणि पसरलेल्या व फुललेल्या लतांच्या मंडपाने तो शृंगारलेला होता नाना प्रकारचे पशूंचे कळप त्यावर फिरत होते आणि धातूंच्या समूहाने तो शोभत होता पुष्कळ प्रवाह त्याच्यावरून वाहत होते शिळांचे ढीक पसरले होते महर्षी यक्ष गंधर्व किन्नर सर्प त्याचा लाभ घेत होते लता वृक्षाने त्याच्यावर दाटी केली होती आणि त्याच्या गृहात सिंहाने निवास केला होता तेथे पुष्कळ वाघ होते स्वादिष्ट फळेमुळे असणारे वृक्ष होते अशा त्या पर्वतावरचं वानश्रेष्ठ रामाच्या दर्शनाची घाई होऊन आणि मनातल्या हर्षाने प्रेरित होऊन चढला त्या रम्य गिरी गिरीशिखरावरील शिळा त्याचे पाय पडून कडाळ आवाज करीत फुटल्या आणि त्यांचे चूर्ण झाले त्या श्रेष्ठ पर्वतावर चढून त्या महाकपीने आपले शरीर वाढवले दक्षिणेकडून उत्तरेकडचा किनारा मला गाठू दे अशी त्याने समुद्राची प्रार्थना केली आणि तो वायुपुत्र वीर पर्वतावर चढला तेथून त्याला प्रचंड सर्पारी प्राण्याने व्यापलेला भयंकर सागर दिसला तो वायूचा औरसपुत्र वानरवीर वायूप्रमाणेच आकाशात गेला दक्षिणेकडून उत्तर दिशेकडे निघाला त्या वानरामुळे पीडित झालेला तो पर्वत श्रेष्ठ ओरडू लागला आणि कापणाऱ्या शिखरासह आणि कोसळणाऱ्या वृक्षांसह व विविध प्राणीमात्रांसह भूमी चिरला फुललेले वृक्ष त्याच्या मांड्यांच्या वेगाने उन्मळून वज्राचा आघात झाल्याप्रमाणे मोडून पडले गुहांच्या पोटात राहणाऱ्या पुष्कळ बळ असलेल्या पण पीडित झालेल्या सिंहाच्या भयानक गर्जना आकाश भेदून टाकेत कानावर पडू लागल्या भीतीने अंगावरची वस्त्रे विस्कटून भूषणे अस्ताव्यस्त होऊन विद्याधिरांच्या स्त्रिया एकदम त्या पर्वतावरून खाली कोसळल्या शरीराने फार मोठे बलवान जळत्या जिभांचे जहाल विष असणारे मोठे मोठे सर्प डोके आणि माना मुरगाळून वेटोळी घालून बसले किन्नर सर्प गंधर्व यक्ष विद्याधर हे त्या पिळलेल्या पर्वतश्रेष्ठाचा त्याग करून आकाशात जाऊन थांबले त्या बलिष्ठामुळे पीडित झालेलं तो पर्वत झाडे आणि उत्तुंग शिखरे यांच्यासह रसातळात शिरला दहा योजन लांब आणि योजन उंच असलेला तो पर्वत भुईसपाट झाला ते समुद्राचे अथांग आणि मोठमोठ्या वेळेपर्यंत जाऊन आपटणारे पाणी ओलांडण्याची इच्छा धरून तो वानर आकाशात उडाला सुंदरकांडाचा छप्पनवास समाप